पुस्तक घामाची फुले व करुणादेवी लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील गोष्ट म्हणजे खाऊ गोड गोष्टींचा हा दुसरा भाग यातील गोष्टी मुळात माझ्या नाही पहिली गोष्ट स्वर्गातील माळ ही पुष्क वर्षापूर्वी ट्रेझर चेस्ट मध्ये मी वाचली होती ती गोष्ट मी पुढे अनेकांना सांगितली मी माझ्या भाषेत सांगे विचार घाली ती गोष्ट येथे मी दिली आहे दुसरी गोष्ट जाई इंग्रजीत डोरा म्हणून एक फार सुंदर कविता आहे त्या कवितेतील गोष्टींच्या स्मरणाने ही गोष्ट मी लिहून काढली आहे तिसरी गोष्ट बासरीवाला ही गोष्ट शिशू साथी या बंगाली बार्मासिकात मी वाचली होती ती गोष्ट आठवून मीही लिहिली आहे चौथी गोष्ट अश्रूंचे तळे कुठल्या हिंदी साप्ताहिकात बारा तेरा वर्षापूर्वी ही गोष्ट मी वाचली होती ती गोष्ट मी येथे आठवून लिहिली आहे तिच्यात नवीनही काही घातले आहे पाचवी गोष्ट ज्याचा भाव त्याचा देव ही गोष्ट स्वामी विवेकानंदांनी लिहिली भगिनी निवेदिता यांनी ती इंग्रजीत लिहिली मी ती मराठीत देत आहे अर्थात भाषांतर करून नव्हे मी माझ्या विशिष्ट पद्धतीने ती मांडली आहे सजविली आहे सावी गोष्ट थोर त्यात बंगालमधील थोर संत चैतन्य यांच्या चरित्रातील एका प्रसंगावर ही सत्यकथा मी सांग लिहिली आहे सातवी गोष्ट मातृभक्ती बंगाली मासिक शिशू साथी यात बारा तेरा वर्षापूर्वी अशा आशयाची गोष्ट मी वाचली होती ती स्मरून मी ही लिहिली आहे आठवी गोष्ट बहुल गाय बायकांमध्ये रूढ असलेल्या बहुला गाईच्या गाण्याच्या आधाराने ही गोष्ट मी लिहून काढली आहे नवी गोष्ट घामाची फुले रामायणातील एका प्रसंगावरून ही गोष्ट मी लिहून काढली आहे अशा या नऊ गोष्टी आहेत या गोष्टी भाषांतर रूप नाहीत या गोष्टी शेकडो मुलांना मी तुरुंगात व बाहेर सांगितल्या आहेत त्या आवडत ती मुले म्हणत या लिहून काढा तुरुंगात जे सत्याग्राही तरुण या गोष्टी ऐकत ते म्हणत या लिहून काढा आम्हालाही मुलांना सांगायला त्या उपयोगी पडतील खेड्यातून मुले जमवता येतील गोष्टी म्हणजे सारे श्रेय मला नाही ते श्रेय मूळच्या कल्पक लेखकांचे आहे मी आपला खोडिले भांडणार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही या श्री तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे हमाल आहे माल वाटेत आहे हा माल मुले गोड़ मानू अशा है साने गुरुजी